पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण चोवीसावे पुनरागमन व पुनश्च राजकारण मी निरोपहून परतलो तेव्हा माझे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम प्रकारचे होते माझी पत्नी अद्याप साप बरी झाली नसली तरी तिच्या प्रकृतीत पुष्कर सुधारणा झाली असल्याकारणाने तिच्याबद्दल मला काळजी करण्याचे कारण राहिले नाही माझ्या उत्साहाला व चैतन्याला बहर आला होता मनातील विरोधाच्या व वै वैफल्याच्या भावनांचा कोलाहल शांत झाल्यामुळे काही काळातरी चित्त प्रसन्न झाल होते माझी दृष्टी फाकून केवळ राष्ट्रवाद हा खात्रीनेच अपुरा व संकुचित आहे असे वाटू लागले राजकीय स्वातंत्र्य अवश्यम पाहिजे यात शंका नाही पण योग्य स्थळाकड नेणारी एक वाट एवढ तिचे महत्व सामाजिक स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय व समाजाचे व शासन यंत्राचे स्वरूप समाजवादानुसारही बनवल्याशिवाय दक्षाचा अगर व्यक्तीचा फारसा उद्दार होण अशक्य असे वाटू लागल जागतिक व्यवहाराविषयी मला अधिक स्पष्ट कल्पना आली व सदोदीत बदलणाऱ्या आधुनिक जगाचे मर्म मला जास्त चांगल्या तर्हे समजू लागले, फक्त चालू उलाढाली व राजकारण यांच्यासंबंधी मी खूप वाचल होत असव्ञ तर माझ्या आवडीच्या सांस्कृतिक व शास्त्रीय विषयांचीही मी खूप वाचन कलि युरोपात व अमरिकाला चकित करून सोडणार जि राजकीय आर्थिक व सांस्कृतिक फ्रबदल फार मोठ्या प्रमाणात घडून येत होत त्यांचा अभ्यास करणे मला अतिशय आनंदप्रद वाटत असले काही दुःखद घटना गड़ घडताना दिसत असल्या तरी सोविट रशियाबद्दल माझ्या मनात प्रेम उत्पन्न होऊन जगाला देण्यासारखा का काहीतरी संदेश रशियापाशी आहे असे माझे मन सांगू लागले या शतकाच्या तिसऱ्या दशकात आपली स्थिती सुधारण्यासाठी युरोपचे प्रयत्न सुरू होते आर्थिक मंदीचा अजून लांब होता पण परत यावेळच्या वेळी माझी खात्री होऊन चुकली की युरोपमध्ये स्वस्थता राखण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत ते नुसते वरपांगी असून युरोपात व जगात लवकरच मोठमोठ स्फोट व उलथापालती होणार त्या टळत नाही जागतिक त्या हे जागतिक धरणी कंपाचे हस्के बसू लागतील त्यावेळी त्यांच्या प्रतिकारासाठी आपल्या शक्तीप्रमाणे आपल्या दक्षाची तयारी करण हच आमच प्रथम कर्तव्य होी जी तयारी करावायची ती या विचारसरणीच्या दृष्टीनं करत राजकीय स्वातंत्र्याच्या ध्याच्या बाबतीत कोणतीही संदिग्धता उरू न दत्ता राजकीय स्वातंत्र्य हच एक धक् आम्हाला आमच्यापुढ ठेण्यासारखी आहे याची स्पष्ट जाणीव व्हायला हवी होती या ध्यात व साम्राज्यांतर्गत स्वातंत्र्यासंबंधी प्रचलित असणाऱ्या संदिग्ध व संकीर्ण मतात मूलता भेद आहे त्यानंतर सामाजिक ध्येयाचा विचार याबाबतीत त्या काळजी काँग्रेस जहाल धोरण स्वीकारील अशी अपेक्षा करणे योग्य ठरले नसते काँग्रेस ही सर्वस्वी राजकीय व राष्ट्रीय संस्था असून इतर गोष्टींचा विचार करण्याचा तिला अभ्यास नसला तरी देखील प्रारंभ करून पाण्याला हरकत नव्हती काँग्रेसच्या बाहेर जी मजूर मंडळी होती त्यांच्यामध्ये सामाजिक ध्येयाच्या कल्पनेचा जोरदार प्रसार करणे अधिक सोपे होते ते काम करता यावे म्हणून काँग्रेसमधील अधिकारपदाच्या लोडण्यापासून दूर आणण्याची माझी इच्छा होती लांब खेडेगावात काही महिने घालवून तेथील परिस्थिती अभ्यासावी अशी एक अस्फूट कल्पना माझ्या मनात होती पण हे गडावायचे नव्हते प्रसंगच असे निर्माण होत गेले की काँग्रेस राजकारणाच्या अगदी ऐन भोऱ्यात मी खेचला गेलो मद्रासला पाय ठेवतो तोच राजकारणाच्या चक्रात मी गुरफटलो स्वातंत्र्य युद्ध संभाव्यता व विरोधी लीग यांच्या बाबतीत वर्किंग कमिटीपुढे मी ठरावांचे एक भेंडोळेस नेऊन ठेवले त्यापैकी बहुतेक सर्वांचा स्वीकार होऊन वर्किंग कमिटीचे अधिकृत ठराव म्हणून ते मांडण्यात यावेत असे ठरले व खुल्या अधिवेशनात ते ठराव मांडण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आले आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी सर्व ठराव जवळजवळ एकमताने मंजूर झाले स्वातंत्र्याच्या ठरावाला बेझणबाईंनीसुद्धा पाठिंबा दिला ठरावांना अशा तऱ्हेने सार्वत्रिक पाठिंबा मिळाला ही मोठी समाधानाची गोष्ट होती पण ठरावांचे खरे मर्म प्रतिनिधींच्या लक्षात तरी आले नसावे अथवा त्यातील अर्थाचा विपर्यास तरी करण्यात आला असावा असा संशय मन त्रस्त झाले माझा संशय किती योग्य होता याचे थोड्याच दिवसात प्रत्यंतरही मिळाले स्वातंत्र्याच्या ठरावाचा अर्थ काय यावरच मतभेद होऊ लागले माझे ठराव काँग्रेसच्या नेहमीच्या ठरावहून काहीसे भिन्न होते एक नवीन दृष्टी त्यात अंतर्भूत झालेली होती पुष्कळ काँग्रेसवाल्यांना ते खासच आवडले काहींच्या मनात त्यांच्याविषयी अस्पष्ट अशी नापसंती उत्पन्न झाली असली तरी ठरावांना त्यांनी विरोध करावा इतकी ती तीव्र होती, कदाचित त्यांना असेही वाटले असले की हे केवळ पुस्तकी ठराव आहेत त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारे ना नफा नुकसान ते एकदा पास केले की भगभग मिटली मग अधिक मताच्या कामाकडे वळण्याला हरकत नाही एक दोन वर्षानंतर पास करण्यात आलेला स्वातंत्र्याचा ठराव काँग्रेसमध्ये स्वातंत्र्यापूर्वी जी एक चैतन्यमय व दुर्दम्य अशी तळमळ उत्पन्न झाली होती तिचा निदर्शक होता पण मद्रास येथील परिस्थिती वेगळी होती तेथील धराव म्हणजे लोकांच्या मनात बीज रुपाने वसत असलेल्या व क्रमशः वाढत जाणाऱ्या भावनांचे केवळ प्रतिबिंब होते गांधीजी त्यावेळी मद्रासलाच होते ते खुल्या अधिवेशनाला हजर राहिले परंतु धोरण आखण्याच्या कामी त्यांनी भाग घेतला नाही स्वतः वर्किंग कमिटीचे सभासद असूनही तिच्या बैठकीच्या वेळी ते हजर देखील राहत नव्हते स्वराज्य पक्ष काँग्रेसमध्ये प्रभावी झाल्या दिवसापासून राजकारणात ते सामान्यता याच धोरणाने वागत असत तथापि त्यांचा सल्ला मात्र नेहमी घेण्यात येईल त्यांना कळविल्याशिवाय सहसा कोणतीच महत्वाची गोष्ट घडत नसे मी काँग्रेसपुढे मांडलेले ठराव त्यांच्या पसंतीला कितपत उतरले ते मला माहीत नाही पण मला असे वाटते की त्यांना ते मान्य झाले नसावेत ठरावातील भाषा त्या ठरावात व्यक्त होणारा दृष्टिकोन व ठरावांची एकंदर घडण हीच त्यांना नापसंद वाटली असावी तथापि कोणत्याही प्रसंगी ठरावानंतर त्यांनी प्रतिकूल टीका केली नाही काँग्रेसच्या वेळी माझे वडील युरोपमध्येच होते त्याच अधिवेशनातच सायमन कमिशनच्या निषेधाचा व त्यावरील बहिष्काराचा ठराव चर्चेला निघाला असता स्वातंत्र्याच्या ठरावाचे अवास्तविक स्वरूप उघड झाले सायमन कमिशनच्या तोडीरा तोड म्हणून एक सर्वपक्षीय परिषद बोलवावी व तिने हिंदुस्थानसाठी एक राज्यघटना तयार करावी असे ठरले त्याकरता ज्या नेमस्थ गटांबरोबर सहकार्य करावे लागणार त्यांना स्वातंत्र्याची विचारसरणी कधीच मान्य झाली नसती ही गोष्ट स्पष्टच होती त्यांच्यात मोठ्यात मोठी उडी म्हणजे साम्राज्यांतर्गत स्वराज्य मी पुन्हा एक वारका काँग्रस्तिचा चटणी झालो त्याला वैयक्तिक कारणे होती काँग्रस्तच त्या वर्षीचे अध्यक्ष डॉक्टर अंसारी यांचा व माझा दाट स्नेह होता शिवाय माझे बरेचसे ठराव पास झालेले असल्याकारणाने तडीला पोचवण्यासाठी काम करणे अवश्य झाल होते सर्वपक्षीय परिषदेच्या ठरावामुळे माझ्या ठरावानं हरताळ गेला ही गोष्ट खरी तथापि सर्वच कटाटो वाया गेला होता असं नव्हे मी अधिकाराची जागा पुन्हा स्वीकारली यातील इंगित असे की सर्व परिषदेच्या द्वारा अगर इतर काही बबींचे निमित्त करून काँग्रेस अधिक नेमस्त मताच्या व तडजोडीच्या घसणीला लागेल अशी मला मनातून भीती वाटत होती संध्यात पडलेली काँग्रेस या टोकापासून त्या टोक्यापर्यंत गोते खात होती माझी मनिषा अशी की लंबक नेमस्त वृत्तीच्या बिंदूकडे झुकू लागला तर आपण त्याला प्रतिरोध करावा व स्वातंत्र्याच्या ध्येयापासून त्याला चळू देऊ नये काँग्रेसची पर्वणी साधून नेहमी पुष्कळ उपसमारंभ उरकण्यात येत असतात अशापैकी एक उपसमारंभ म्हणजे मद्रास येथे प्रथमच भरलेली लोकसत्ता परिषद तिचे अध्यक्षपद स्वीकारण्याची मला विनंती करण्यात आली मी लोकसत्तावादी असल्यामुळे मला ही कल्पना ग्राह्य वाटली पण पर या परिषदेचे सूत्रचालक कोणते मला ठाऊक नव्हते एखाद्या उपटसुंब संस्थेशी संबंध जोडण्याची माझी तयारी नव्हती त्यामुळे अध्यक्ष व्हावं की नाही याबद्दल माझा निश्चय होईना अखेरीस मी अध्यक्ष झालो पण मला पश्चिप करण्याची पाळी आली कारण इतर पुष्कळ संस्थांप्रमाणे ही परिषदही उपजल्याबरोबर मिळली आपले लोक नवीनवी कार्य सुरू करण्याच्या कामात अतिशय उताळेपणा दाखवतात आणि नंतर सुरु कलि कामांमुळे दुर्लक्ष करून त्यांना गंगे सोडून देतात ही वृत्ती मोठी लक्षण आह आम्ही प्रारंभशूर आहोत आमच्या चिकाटी नाही हा जो आरोप आम्हावर करण्यात येतो त्यात बऱ्याच तथ्यांश आह काँग्रस्त आटोपल्यावर मद्रासून निघण्याच्यापूर्वीच हकीम अजमल खान मरण पावल्याची बातमी घेऊन पोहोचली काँग्रस्त्रि माजी अध्यक्ष या नाद्यान त्यांची काँग्रस्तिवृडाऱ्यांमधना होत असून त्यांचा अधिकार यापेक्षा अधिक होता काँग्रेसच्या फुडाऱ्यांमध्ये त्यांना विशेषस्थान मिळाले होते आधुनिक विचारसरणीचा लव ही संसर्ग नसलेल्या व मोघल सम्राटांच्या दिल्लीतील दिल। विशिष्ट संस्कृतीत अगदी मुरून गेलेल्या अशा जुन्या पद्धतीनेच त्यांचे शिक्षण झालेले होते त्यांचे अभिजात सौजन्य धीमा आवाज व गंभीर विरोध अनुभवण्यात व ऐकण्यात मोठी मोज होती वागण्यास ववरण्यापूर्वीच्या पद्धतीचा सरदारी बाणं त्यांच्या ठिकाणी दिसूनही राजाला सोबेल असे त्यांचे रूप होते मोगल बादशांची जी छोटी चित्रे पाण्यात येतात त्यातील चेहऱ्यांशी हकीम साहेबांच्या चेहऱ्याची पुष्कळ साम्य होते असा माणूस सहसा राजकारणाच्या धक्का धकीत पडावायचा नाही चळवळ्यांच्या नव्या पिढीपासून त्रास पोचू लागल्यामुळे येथील राजकर्त्या ब्रिटिशांनाही अशी जुन्या वळणाची माणसे गेल्याबद्दल हळहळ वाटत असेल तरुणपणी हकीम साहेबांनी राजकारणाची उडाडेव कधी केली नाही वैद्यांच्या प्रसिद्ध घराण्यातील ते कर्ते पुरुष होते आपल्या जगदव्या जंदा सामान्य ते मग्नासत महायुद्धाच्या उत्तर काळात घडलेले प्रसंग व त्यांचे जुने सहकारी स्नेही डॉक्टर अंसारी यांच्या प्रवाहाचा परिणाम हे दुहेरी बंद त्यांच्या भोवती पडून ते हळूहळू काँग्रेसकडे ओढले जात होते नंतर पंजाबचा लष्करी कायदा व खिलाफत प्रकरण उद्भवून त्यांचे मन खडबडून जागे झाले व गांधींच्या असकारत्याच्या पद्धतीचा त्यांनी मोठ्या कुशीने अंगीकार केला त्यांच्या येण्यानी काँग्रेसमध्ये मोठी बहुमोल व दुर्मिळ अशी भर पडली नव्या व जुन्या पिढ्यांचे दुवे त्यांच्यामुळे जोडले जाऊन राष्ट्रीय कार्याच्या जा रथाला त्यांनी जुन्या पिढीची निष्ठा आणून जोडली त्यामुळे दोन पिढ्यांमध्ये एकसूत्रीपणा आला व वा चळवळीच्या बिनीवर असणाऱ्यांची शक्ती व वा धीमेपणा वाढला हिंदू मुसलमानांना निकट आणण्याचं कामी त्यांना बरेच यश आले कारण हिंदू व मुसलमान दोन्ही जातींना त्यांच्याविषयी पूज्यभाव असल्यामुळे त्यांनी घालून दिलेल्या उदाहरणाचा परिणाम दोघांवरही झाल्यापासून राहत नसे गांधीजींच्या जीवलक मित्रावळीत त्यांना स्थान मिळाले होते हिंदू मुसलमानांच्या प्रश्नांच्या बाबतीत ते सांगतील तो शब्द गांधीजी प्रमाण म्हणत असत माझ्या वडलांचा व हकीम साहेबांचा सा खूपच दाट स्नेह होता माझे शिक्षण सदोष पद्धतीने झाल्यामुळे व माझी पार्श्वभूमी सामान्यतः पर्शियन संस्कृतीने रंगलेली असल्यामुळे मला हिंदूंच्या भावना जाणता येत नाहीत असा हिंदू महासभेच्या काही पुढाऱ्यांनी माझ्यावर गेल्या वर्षी आक्षेप घेतला होता माझ्यापाशी संस्कृती म्हणून काही आहे की मला संस्कृतीचा गंधही नाही ते सांगणे कठीण आहे पण ही गोष्ट खरी की माझ्या वडिलांचे शिक्षण हिंदी पर्शियन संस्कृतीच्या वातावरणात झाल तिची परंपरा जुन्या दिल्ली दरबारापासून चालत आलि आह या विनाश काळातही दिल्ली व लखनौ ही शहरे मोगली परंपरेची मुख्य केंद्रे समजण्यात येतात अन्य लोकांशी समरस होण्याची हातोटी काश्मीरी ब्राह्मणांना उत्तम प्रकारे साधलिली आहा काश्मीरातून खाली उतरल्यावर इंडो पर्शियन संस्कृतीचा पगडा सर्वत्र बसलेल्या त्यांना आढळल्यामुळे त्यांनी तीच संस्कृती स्वीकारली व पर्शियन आणि उर्दूचे अनेक पंडित काश्मीरी ब्राह्मणात उदयास नंत जमाना बदलून इंग्रजी ज्ञान व पाश्चात्यरिथी आवश्यक होऊ लागल्याचे पाहून त्यांनी या नव्या प्रवात नाव डकलावायचे असे ठरवले तरी अद्यापही हिंदुस्थानात काश्मीरी ब्राह्मणांमध्ये अनेक पर्शियन पंडित विद्यमान आहेत दोनच नावे सांगावयाची तर सर सा तेजबहादूर सप्रू व राजा नरेंद्रनाथ यांची सांगता येतील तात्पर्य असे की हकीम साहेब व समान भूमिका बरीशी होती त्यांनी काही जुने कौटुंबिक घरव्याचे धागेदोरे हडकुन काड़ा गाढ़ स्नेह जमला तो एकमेक भाई साहब अाक मारत परस्पर संबंध में राजकार अगदी क्षुलक मंडला हकीम साहबांच घरगुती आचार विचार मात्र कमाल पुरानप्रिय अथवा कुटंबी जुनिया चाकृति बाहर पड़ने मुश्किल से हो कटुंबा इत की पड़द की कड़क चालमी को नहीं तरी स्त्री स्वतः विमोचन कर घायत ही देशा की उन्नति शक्य नहीं बदल हकीमजी मना किम पी ही संधे नव्हता ही गोष्ट त्यांनी माझ्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला स्वातंत्र्य युद्धात तुर्की स्त्रियांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांना वाटणारी धन्यता ते उघड बोडून दाखवीत ते म्हणत की कोमल पाशा यशस्वी होण्याचे मुख्य कारण स्त्रियांनी बजावलेली कामगिरी हेच होय हकीम अजमल खान यांच्या मृत्यूमुळे काँग्रेसवर जबरदस्त आघात झाला काँग्रेसचा एक खंबीरातला खंबीर तुटल्याप्रमाणे झाले आता दिल्लीला गेले की आम्हा सर्वांना तिथे काहीतरी उणेपणा कारण दिल्लीचे उच्चारले की हकीमजी व त्यांचे बिली मारणमधील घर यांची हटकून आठवण व्हावायचीच एकोणीशे अठ्ठावीस साल राजकीय घडामोडींनी समृद्ध असे होते सर्व देशभर खूप धामधूम चालू होती काही एक नवी प्रेरणा लोकांना पुढे ढकलत होती अगदी निर्णय अशा गटात एकाच वेळी काहीतरी नवीन चैतन्य दृष्टोत्पत्तीस येऊ लागले होते मी कित्येक महिने देशाबाहेर होतो त्या काळात हा बदल हळूहळू होत गेला असावा व तो परत आल्यावर साकल्याने माझ्या दृष्टीस पडला असावा एकोणीशे सव्वीसच्या प्रारंभी हिंदुस्तान निचेष्ट व प्रतिकारशून असा दिसत होता एकोणीसशे एकोणीस ते बावीसच्या धक्क्यातून तो अध्यापी पूर्ण सावरला नसावा तोच देश एकोणीशे साली ताजा तवाना चैतन्यमय व उत्साह आणि मुसमुसत असलेला असा दिसला कारखान्यातील मजूर शेतकरी मध्यमवर्गीय तरुण व सर्वसाधारणतः पांढरपेशी लोक जिकडे तिकडे या नव्या तेजूलहरींची चमक दिसून येत होती ट्रेड युनियन चळवळीची चांगली प्रगती झाली होती व सात आठ वर्षापूर्वीच प्रस्थापित झालेली अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस सामर्थ्य वाहन प्रातिनिधिक अशी संस्था बनली होती त्यात सामील झालेल्या संघांची संख्या व संघटना वाढली इतकेच नव्हे तर ट्रेड युनियन काँग्रेसची विचारसरणी अधिकाधिक मूलग्राही व लढाऊ अशी बनत चालली संपांचे प्रमाण चढते होते व वर्गजागृतीची वाढ होत होती गिरणी मजूर व रेल्वे मजूर यांच्या संघटना सर्वात सरस होत्या त्यातल्या अतिशय बलिष्ठ व अत्यंत पुढालेल्या संघटना म्हणजे मुंबईच्या गिरणी कामगार युनियन व जीआयपी रेल्वे युनियन ह्या होत कामगार संघांच्या प्रगतीबरोबर अंतस्त व फाटाफुटीची बिजे देखील पाश्चात्य देशातून इकडे आलीस होती त्यामुळे ट्रेड युनियनजवळ खंबीर पायावर उभी राहते न राहते तोच तिच्यात विरोधी तट पडणार अशी चिन्हे दिसू लागली काँग्रेसपैकी काहीजण दुसऱ्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या बाजूचे होते तर काही तिसऱ्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या बाजूने बोलत असत काही जण बोलून चालून सुधारणावादी दृष्टीकोनाने काम करणारे तर काही उघडउघड क्रांतिवादी व मूलग्राही पुनर्घटनेचे कैवारी दोन गटांच्या दरम्यान पुष्कळ ठळक फिके मतप्रकार दिसून येतात जनता संघटनात सर्वत्र आढून येणारी संधी जाधू बाजार बुनगी मजूर संघटनांमध्ये शिरली होतीच शेतकरी सुद्धा हातपाय हलवू लागला होता संयुक्त प्रांत व विशेषतः औत भागात जागृती विशेष आढळत होती गाराने मांडण्यासाठी मोठमोठ्या सभा नित्य होऊ लागल्या नव्या औत कुळांच्या कायद्याने कुळ्यांना त हयात हक्क दिले असले तरी त्यांचे नष्टचर्य दूर करण्याच्या दृष्टीने त्या कायद्यांचा काहीच उपयोग झाला नाही गुजरातमध्ये शेतकरी व सरकार यांच्यामध्ये सारावाडीच्या प्रकरणी मोठाच लढा जंपून राहिला होता तिथे रयतवारी पद्धती असल्यामुळे शेतकऱ्यांचा व सरकारचा साक्षात संबंध येत असतो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली चाललिला हा लढा बारडोली सत्याग्रह या नावाने ओळखला जातो लढा अशा शर्तीनं लढवला गेला की सर्व हिंदुस्तानचोळी गुजरातकडे लागून राहिल होत बारडोलीच्या शेतकऱ्यांनी बरेच यश संपादन कलि तथापि त्यांच्या सत्याग्रहामुळे सर्व देशभराच्या शेतकऱ्यांवर जो परिणाम घडून आला तिच त्यांच्या मोहिमेतील यशाचे खरे मर्म होय हिंदी शेतकऱ्यांच्या मनात बारडोली हा शब्द आशा सामर्थ्य व विजय यांचा निदर्शक बनून राहिला आहे हिंदुस्थानात त्यासाली, दुसरी लक्षात भरण्यासारखी गोष्ट घडत होती ती म्हणजे युवक चवळ जिकळे तिकडे युवक संघ प्रस्थापित होते व युवक परिषदा भरत होत्या त्यात अनेक प्रकार होते काही संघ अर्धे मुर्दे धार्मिक स्वरूपाचे होते तर काहींनी क्रांतीची विचारसरणी व तंत्र यांचा खल चालविला होता त्यांचा उद्भव कसाही झाला असला व कोणतेही नाव त्यांनी धारण केले असले तरी समाजातील जिवाळ्याच्या अशा सामाजिक व आर्थिक प्रश्नांचा उहापोह युवक परिषदांमध्ये होऊन सर्वसाधारणपणे समाजात आमूलाग्र फरक केला पाहिजे असा आज ध्वनी तेथे उमटत अस राजकारणापुरताच विचार केला तर ते वर्ष सायमन सप्तकावरील बहिष्कारामुळे व सर्वपक्षीय परिषदेमुळे गाजले बहिष्कारात नेमस्थ गटांनी काँग्रेसबरोबर सहकार्य केले व बहिष्कार पूर्णपणे यशस्वी झाला जेथे जिथे सायमन कमिशन जाई तेथे तेथे ते खवडीला जनसमूह सायमन गो बॅक या शब्दांनी त्यांचे स्वागत करीत असे या देशव्यापी बहिष्कारामुळे हिंदी जनतेच्या तोंडी सर सा जॉन सायमनचे नाव तर बसलेच पण इंग्रजी भाषेतील दोन शब्दही तोंडपाठ झाले कमिशनच्या सभासदाच्या डोक्यात हे दोन अप्रिय शब्द सारखे घोळत राहिले असावेत अशी एक दंतकता प्रचलित आहे की कमिशनचे सभासद नव्या दिल्लीमधील वेस्टर्न हवेलत मुक्कामास असता रात्रीच्या वेळी भोवतालच्या अंधारातून सायमन गोबॅक अशा रोळ्या ऐकू येऊ लागल्या रात्रीच्या विश्रांतीच्या वेळीही याच वळ्यांनी आपला पिछा पुरवा याचा सभासद मजकुराना फार संताप वास्तविक साम्राज्याच्या रास आणि बोतालच्या ओसाड जागेत कोल्हे कोई सुरू होती तिचा तो आवाज होता राज्य राज्यघटनेची मुख्य मुख्य तत्वे सर्वपक्षीय परिषदेने तेवास निश्चित केली प्रजासत्ताक पार्लमेंटरी पद्धतीनुसार ती असे ठरल्यावर कोणालाही ती मांडता आली असती खरी अडचण जातींच्या व अल्पसंख्यांकांच्या प्रश्नाची होती व परिषदेत अगदी कट्टजातीय संघटनांचे प्रतिनिधी हजर असल्यामुळे कोणतीही तडजोड निघणे महाकठीणक्रम होऊन बसले होते निष्फळ झालेल्या ऐक्य परिषदेची पुनरावृत्ती येथेही झाली वसंत ऋतूत वडील युरोपातून परतले व त्यांनी परिषदेच्या कार्यात मनपूर्वक भाग घेतला शेवटचा उपाय म्हणून एक लहानशी समिती नेमण्यात येऊन वडिलांना तिचे अध्यक्ष निवडण्यात आले राज्यघटना तयार करून जातीय प्रश्नाबाबत एक विस्तृत अहवाल समितीने सादर करावायचा होता समितीला नेहरू समिती असे नाव पडले व शेवटी समितीने सादर केलेल्या अहवालालाही नेहरू अहवाल असे म्हणण्यात येऊ लागले समिती सर तेजबहादूर सप्रिय होते अहवालापैकी काही भाग त्यांचा हातचा आहे मी समितीचा सभासद नसतो तरी काँग्रेसचा चिटणीस म्हणून मला त्यात बरेच लक्ष घालावे लागे माझी परिस्थिती मोठी विचित्र झाली होती कागदावर कितीही तपशीलवार राज्यघटना मांडली तरी ती व्यर्थ आहे आपल्यापुढील खरे काम म्हणजे सत्ता काबीज करणे हे होय अशी माझी समजूत होती दुसरी अडचण अशी की या समितीमुळे आमच्या ध्येयाची छाटाछाट होता होता साम्राज्याअंतर्गत स्वराज्य तेवढे काय ते उरले वास्तविक समिती इत्यादी त्याहूनही छाटले गेले होते पण जातीय प्रश्नांची कोंडी समिती कदाचित फुडील असा संभव वाटत असल्यामुळे माझ्या दृष्टीने समितीला महत्व होते तडजोडीने अगर सामोप त्याने प्रश्न कायम समेटेल अशी माझी अपेक्षा नव्हती त्यासाठी सर्व प्रयत्नांची गाडी सामाजिक व आर्थिक प्रश्नांच्या रुळावर नेणेच भाग होते परंतु तात्पुरता समेट होऊन बऱ्याच लोकांची त्याला मान्यता मिळती तर परिस्थिती निवळली असती व लोकांचे चित्त दुसऱ्या प्रश्नाकडे वेधून घेता आले असते त्यामुळे समितीच्या कामात व्यत्यय आणण्याची माझी इच्छा नव्हती शक्यतो मी मदतच करीत होतो यश आता चिमटीत सापडते असे वाटले दोन तीनच प्रश्न सुटावायचे राहिले होते त्यापैकी खडा महत्वाचा असा प्रश्न म्हणजे पंजाबातील हिंदू मुसलमान शीख यांचे त्रांगडे पंजाबच्या प्रश्नाचा विचार समितीने अग्निनवीन स्थितीने केला व आपल्या शिफारशी मांडताना तिने लोकसंख्येच्या विभागणीसंबंधी काही उद्बोधक आकडेवारी नमूद केली पण हा सर्व घटाटो वाया गेला दोन्ही अंगाला भीतीच्या व अविश्वासाच्या भयांदरणी खड्या असल्यामुळे शिल्लक उडलेल्या भेदाच्या चिंचोळ्यात पात्रावर पूल बांधण्याचे काम सिद्धीला गेले नाही समितीच्या अहवालाचा विचार करण्यासाठी लखनौ येथे सर्व पक्षीय परिषद भरली आमच्यापैकी काहीजण पुन्हा पेसद पडले जातीय प्रश्न सुटत असेल तर वाटेत आडवी काठी लावू ही इच्छा पण स्वातंत्र्याच्या प्रश्नावर मात्र तडजोड करण्याची आमची मुळीच तयारी नव्हती हा प्रश्न परिषदेने अलग काढावा म्हणजे परिषदेच्या भिन्न भिन्न घटकांना या प्रश्नाच्या बाबतीत कार्य स्वातंत्र्य मिळेल आणि काँग्रेसचे स्वातंत्र्याचे ध्येय व अधिक नेमस्त नियमस्थ गटांचे साम्राज्याअंतर्गत स्वराज्याचे ध्येय कायम राहील असे आम्ही परोपरीने विनवले पण वडिलांनी अहवालाला चिक्टून राहावयाचा निर्धार केलेला होता ते मुळेच ऐकिनात कदाचित त्या परिस्थितीत माघार अशक्य झाले असेल परिषदेत स्वातंत्र्यवादी सभासद बरेच होते त्यांच्या वतीने परिषदेला एक पत्रक सादर करून स्वातंत्र्याच्या ध्येयाला विचलित करणाऱ्या कोणत्याही बाबींशी आमचा संबंध नाही असे त्यात नमूद करण्यात यावे असे ठरले त्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट करण्यात आली होती की जातीय प्रशांचा निकाल लागणे आम्हालाही आवश्यक वाटत असल्यामुळे परिषदेच्या कार्यात आम्ही अडथळे मात्र उत्पन्न करणार नाही स्वातंत्र्याच्या ध्येयासारख्या मूलभूत प्रश्नावर आम्ही स्वीकारलेल्या धोरणाला परिणामकारक धोरण म्हणता येणार नाही फार फार तर त्याला असंमती प्रदर्शन म्हणता येईल आमच्या कल्पनांना अधिक क्रियात्मक स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून त्या दिवशी आम्ही इंडिपेंडेन्स फॉर इंडिया लीग स्थापन केली सर्वपक्षीय परिषदेने मांडलेल्या राज्यघटनेत तालुकदारांच्या अग्रानुसार मूलभूत हक्कांच्या यादीत आणखी एका हक्काचा समावेश करण्यात येऊन तत् व न त्यांचे हक्क बाधित राहतील अशी हमी देण्यात आली यामुळे तर माझ्या मनाला अधिकच धक्का बसला सर्व घटनेची उभारणी खासगी मालमत्तेच्या कल्पनेवर झालेली असली तरी प्रचंड अशा अर्धवट सरंजामी स्थितीसंबंधीच्या हक्कांना घटनेच्या मूलभूत तत्वात समाविष्ट करून घेणे हा अन्यायाचा कडेलोट होता यावरून एक गोष्ट सिद्ध झाली की आपल्यापैकीच पण प्रगमनशील लोकांच्या सहकार्यापेक्षा काँग्रस्त पुढाऱ्यांना व त्यांच्यापक्षाही काँग्रस्त बाहेरच्या पुढाऱ्यांना जमीनदारांचकार्य इष्ट वाटत होत आमच्या फुडाऱ्यांमध्य आमच्यामध्य उत्पन्न झालिला मतभक्त उघडं दिसत होता अशा परिस्थितीत मी काँग्रस्तचा सरचिटणीस म्हणून काम करीत राहण मला मूर्खपणाच वाटल इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगच्या संस्थापकांपैकी मी एक असल्याच कारण सांगून मी आपल्या जागेचा राजीनामा दिला सुभाषबाबूंनीही त्यास मुद्द्यावर राजीनामा सादर केला होता पण वर्किंग कमिटीने तो मंजूर केला नाही व मला व सुभाषचंद्रांना असे सांगण्यात आले की लीगचे काम आम्ही तसेच करीत राहीलो तर त्यामुळे काँग्रेसच्या धोरणाला विरोधी असे काम केल्याप्रमाणे होणार नाही कारण काँग्रेसने स्वातंत्र्याचे ध्येय जाहीर केलेलेच आहे एवढ्यावर राजीनामा परत घेण्यास मी मान्यता दिली माझे मन इतके सजासजी वळावे ही नवलाची गोष्ट वाटते हा प्रकार कित्येक वेळा तरी घडून आलेला आहे काँग्रेसमधील कोणत्याच गटाला दु फोळीची कल्पना प्रिय नसल्यामुळे ती टाळण्यासाठी हाती मिळेल त्यानिमित्ताचा आधार आम्ही घेत असू सर्व पक्षीय समितीत गांधीजींनी बाग घेतला नाही लखनौच्या परिषदेला तरते ते हजरही राहिले नाही मध्यंतरीच्या काळात काळ्या निशाणांचे व गो बॅकच्या स्वागत स्वीकारित सायमन कमिशनचा सा दौरा सुरुच होता प्रसंगोपात पोलीस व जनता यांच्यात किरकोळ झटापटी होत पण लाहोरला निकराचा प्रसंग येऊन ठेपला व लोकांच्या मनात संतापाची तिडी कुटली लाहोर येथे सायमन विरोधी मिरवणुकीच्या अग्रभागी लालाजी उभे होते हजारो लोकांच्या शिरोबागी कड़ेला ते उभे राहिले असता एका इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला व दंड्याने त्यांच्या छातीवर प्रहार केले जनसमुदायाकडून अथवा लालाजींकडून कोणत्याही प्रकारचा अत्याचार घडलेला नव्हता असे असता रस्त्याच्याकडेला शांतपणे उभ्या राहिलेल्या लालाजींना व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी झोडपून काढली मिरवणुकीत भाग घेणाऱ्या प्रत्येक इस्माला पोलिसांचा प्रसाद केवामेल, मिळेल त्याचा नियम नसतो आमच्या मिरवणुकी जरी बहुदा अगदी शांत असत तरी लालाजीना या गोष्टीची जाणीव असेलच तेव्हा मिरवणुकीत ते, ते मनाच्या तयारणीत सामील झाले असले पाहिजेत परंतु हल्ल्याची हित व हल्ल्यात दिसून आलेले निष्कारण क्रौरे यांच्यामुळे हिंदुस्थानातील बहुजन समाजाला तो प्रसंग फार लागून राहिला पोलिसांच्या लाटी हल्ल्याची आम्हाला त्यावेळी इतकीशी सवय झाली नव्हती व आमच्या भावना पाशवी वर्तनाचे नित्य प्रसंग पाहून अद्याप बदिर होऊन गेल्या नव्हत्या आमच्यापैकी मोठ्यातला मोठा पुढारी पंजाबातला सर्वश्रेष्ठ व अत्यंत लोकप्रिय पुरुष अशा प्रकारे अपमानित व्हावा ही पैशुन्याची परिसीमा आहे असं आम्हाला वाटले सर्व हिंदुस्तानभर व विशेषतः उत्तर हिंदुस्थानात विषादाची घनदाट छाया पसरली देशाच्या मोहऱ्यांचे रक्षण सुद्धा आम्हाला करता येऊ नये हा केवढा दुबळेपणा किती मुलखा नादानपणा लालाजींच्या शरीरावर झालेल्या जखमीचे स्वरूपही बरेच चिंताजनक होते कित्येक दिवसांपासून काळजाच्या व्यथेने लालाजी आजारी होते त्याच्यात ते त्यांच्या छातीवर हा असा मार पडला सुदृढ तरुण माणूस असता बहुदा फारसा त्रास झाला नसता पण लालाजींचे वय झालेले असून ते अशक्त बनलेले होते थोड्याच त्यांना आलेल्या मृत्यूच्या बाबतीत ही जखम किती कारणीभूत झाली हे नक्की सांगता येणार नाही परंतु त्या मारहानीमुळे मरण जवळ ओढवले असं त्यांच्या डॉक्टरांचे मत होते शरीरावर मार पडत असताना त्यांना ज्या मानसिक यातना झाल्या त्यांचा लालाजींवर फार मोठा परिणाम झाला असावा याबद्दल मला संशय वाटत नाही स्वतःची मानहानी झाली म्हणून नव्हे तर आपल्यावरील हल्ल्यामुळे देशाची जी मानहानी करण्यात येत आहे तिचा विचार मनात येऊन त्यांना संताप व ख वाटला असावा ही राष्ट्रीय अपमानाची भावना जनतेच्या मनाला अंगाराप्रमाणे झोंबली व लवकरच लालाजींच्या मृत्यूनंतर लोक हल्ल्याचा व त्यांच्या मृत्यूचा कार्यकारम भाव समजू लागले त्यांच्या मृत्यूमुळे दुःख होण्याऐवजी राग व चीड या भावनात उद्भवल्या त्यानंतर घडलेल्या प्रसंगांचं यथार्थ आकलन होण्यासाठी ही वस्तुस्थिती ध्यानात ठेवणे आवश्यक आहे त्यापासून भगतसिंग प्रकरण व भगतसिंगला उत्तर हिंदुस्थानात मिळालेली असामान्य लोकप्रियता यांचे गुळ उकलणार नाही मागे दडून राहिलेल्या कारण परंपरेचा अथवा प्रेरक शक्तीचा विचार न करता व्यक्तीचा व कृत्यांचा निषेध करणे फार सोपे आहे पण त्याचबरोबर ते फार मूर्खपणाचे आहे भगतसिंग पूर्वी प्रसिद्ध नव्हता त्याने एक कर्म केले म्हणून तो लोकप्रिय झाला ही नवे, गेली जवळजवळ तीस वर्ष दहशतवाद या देशात निर्माण होत आली आहे परंतु बंगालमधील प्रारंभीची वर्ष सोडून दिली तर भगतसिंगला मिळालेल्या लोकप्रियतेचा एक शतांशही दहशतवाद्यांना लाभलेला नाही असे म्हणावे लागेल हे सत्य इतके स्पष्ट आहे की ते नाकबूल करण्याचा अर्थ नाही दुसरी तितकीच उघड गोष्ट अशी आहे की दहशतवाद्यांचा जोर मधून होत असला तरी हिंदुस्थानातील तरुणांना इतप्प दहशतवादाविषयी फारशी गोळी वाटण्याशी झाली आहे सतत 15 वर्ष अहिंसेचा गजर कानाशी होत राहिल्यामुळे हिंदुस्थानची पार्श्वभूमी पार बदलून गेली असून राजकीय कार्यपद्धती म्हणून दहशतवाद्यांकडे पाण्याची वृत्ती मावळली आहा किंबहुना जनता या पद्धतीची विरोधक बनली आहा दहशतवाद्यांचा भरणा बहुधा ज्या वर्गातून होतो त्या पांढरप्व्या वर्गावरही काँग्रस्त मतप्रचाराचा पुष्कळ परिणाम झाला आह दहशतवादाने क्रांती होणे शक्य नाही दहशतवादाचुनाट व बोथट झाल असून त्यामुळे खऱ्या क्रांतीच्या मार्गात विघ्नही उत्पन्न होतात याची जाणीव पांढरपेशा वर्गातील कार्यक्षम व उतावळी तरुणांनाही झाली आहे हिंदुस्थानात इतरत्र दहशतवादी लयाला जात आहे तो जागतिक परिस्थिती बदलल्यामुळे होय सरकारच्या दडपशाहीमुळे दहशतवादाला पायबंद लागेल परंतु त्याचे उच्चाटन होणार नाही दहशतवाद हा बहुशा क्रांतीवादी मनोवृत्तीच्या प्रारंभकाला आढळून तो।, तो काल उलटला की दहशतवादाचे अस्तंगत होते स्थानिक व वा वैयक्तिक जुलूम जबरदस्तीमुळे प्रसंगोपात तर स्फोट होत असले तरी त्या वादाची आमदनी संपून आपला देश आता दुसऱ्या काळात प्रविष्ट झाला आहे हे प्रासंगी स्पोर्ट देखील हळूहळू कमी होत जातील हिंदी जनतेचा हिंसेवरील विश्वास उडाला आहे असा याचा अर्थ नाही व्यक्तिगत हिंसेवर मात्र लोकांची श्रद्धा राहिलेली नाही परंतु स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संघटित हिंसाकर्म इतर देशातल्याप्रमाणे येथेही करणे आवश्यक होईल अशा मताचे पुष्कळलोक आहेत तथापि हा मुद्दा सध्या तरी शास्त्रीय स्वरूपाचाच आहे त्यातील खुटाडेपणा काळच अजमावू शकेल दहशतवाद्यांच्या कार्यपद्धतीशी या प्रश्नाचा काहीच संबंध येत नाही तात्पर्य भगतसिंग लोकांचा प्यारा बनला तो त्याच्या हिंसक कृत्यामुळे नव्हे तो त्याने लाला लजपतरायांचे व राष्ट्राचे नाव राखले अशी लोकांची कल्पना झाली म्हणून तो एक प्रकारे प्रतीक बनला त्याच्या कृत्याचे लोकांना विस्मरण झाले पण प्रतीक अविशिष्ट राहून थोडक्या महिन्यांच्या अवधीत पंजाबातील सर्व शहराखेड्यात व थोड्या कमी प्रमाणात सर्व उत्तर हिंदुस्थानात त्याचे नाव दुमदुमू लागले त्याच्यावर असंख्य कवने रचण्यात आली आणि त्याला इतकी लोकप्रियता मिळाली की माणूस आशेने थक्क वाटी वा। हल्ला झाल्यानंतर थोड्या दिवसांनी दिल्ली येथे भरलेल्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या बैठकीला ला। लाला लषपत्राय आले होते जखमेचे वन अद्याप दिसत होते व त्यांना त्यापासून त्रासही होत होता लखनौच्या सर्व परिषदेनंतर ही, ही बैठक भरली व स्वातंत्र्याचा प्रश्न चर्चेसाठी निघाला नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा सुरु होती ते मला आठवत नाही पण मी त्यावेळी बऱ्याच विस्ताराने बोललो व काँग्रेसने क्रांतीवादी धोरण स्वीकारून आमच्या राजकीय आणि सामाजिक रचनेत अंलाग्र फेरबदल करण्यास तयार व्हावे नाहीतर सुधारणावादी ध्येय व कार्यपद्धती यांचा तरी स्वीकार करावा अशी वेळ येऊन ठिकाणी आहे असा मुद्दा मी मांडला बैठकीत लालाजींनी त्यावर उत्तरादाखल भाषण केले नसते अथवा त्यापैकी काही भागांवर टीका केली नसती तर मी तो प्रसंग विसरूनही गेलो असतो कारण भाषणाचे महत्व विशेषते नव्हते लालाजींनी अशी एक धोक्याची सूचना दिली की ब्रिटिश मजूर पक्षावर आम्ही विसंबून राहता कामा नाही मला ब्रिटिश मजूर पक्षाच्या पुढाऱ्यांविषयी कधीच आदर वाटला नाही त्यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला पोषक अथवा खरोखरीच साम्राज्यविरोधी अथवा समाजवादाकडे नेणारे असे एखादी कृत्य केले असते तर मात्र नवल वाटले असते तेव्हा माझ्या बाबतीत तरी लालाजींच्या सूचनेची आवश्यकता नव्हती लाहोरला परतल्यानंतर माझ्या दिल्लीच्या भाषणाचा धागा लालाजींनी पुन्हा आधी घेतला व त्यांच्या दि पीपल नावाच्या साप्ताहिकात त्यांनी त्या विषयावर लेख मला सुरु केली परंतु फक्त पहिला लेखच साप्ताहिकात प्रसिद्ध झाला दुसरा लेख प्रसिद्ध होण्यापूर्वीच तिवंगत झाल प्रसिद्धीसाठी लिहिला तो त्यांचा शवटचाच लेख असावा माझ्या भाषणावर वा लिहिलेला त्यांच्या पहिल्याच लेखाची आठवण अशा प्रकारे मोठी दुःखद झालि